श्री वासिष्ठ महारामायणी उत्पत्ती प्रकरणे सर्ग सत्तावीस श्री वसिष्ठ पुढे म्हणाले हे रामान अशा प्रकारे त्या भुवनात असलेल्या पर्वतावरील वसिष्ठ ब्राह्मणांच्या गावामध्ये आणि त्या मंडपाकाशामध्ये ज्येष्ठ शर्माधिकांच्या पुढे उभ्या असलेल्या लीला आणि सरस्वती देवी अशा दोघीजणी क्षणातर्धात पावल्या परंतु इकडे त्या गावातील लोकांना मात्र वनदेवीने आपल्यावर मोठाच अनुग्रह केला असे वाटले त्या त्यांचे सर्व मंडपाकाशातून अदृश्य झाल्या परंतु लीला आणि सरस्वती देवी अंतर्धान पावल्या म्हणजे पूर्वी साकार देहाने त्या खाली पृथ्वीवर आल्या होत्या असे मात्र नव्हे त्यांचे देह केवळ संकल्पामुळे भासमान झाले होते पण त्यांनी पुन्हा तसा संकल्प केल्याबरोबर त्यांचे कल्पित देह हो, इतरांच्या दृष्टी दिसेनासे झाले त्या दोघी जण संकल्पानुसार चिदाकाशात प्रविष्ट झाल्या आणि एकमेकांना भेटल्या आपल्या संकल्पाचे जे सामर्थ्य लिलेच्या नुकतेच अनुभवाला आले त्यामुळे तिला थोर आश्चर्य वाटून ती क्षणभर स्तब्ध राहिली देवी सरस्वतीने लिलेची विस्मयपूर्ण स्थिती पाहून तिच्याशी भाषण करण्यास सुरुवात केली आता यावर तुझ्या मनात कदाचित अशी शंका येईल लीला आणि सरस्वती देवी संकल्पामुळे भासत असल्यामुळे ते एकमेकीच्या दृष्टीस पडणे शक्यच नव्हते मग अशा स्थितीत त्यांचा संवाद कसा होऊ शकेल तर त्यांचे समाधानकारक उत्तर असे कि हे त्यांचे भाषण सुद्धा वास्तविक खरे नव्हते मनोराज्यातील किंवा स्वप्नातील संभाषणाप्रमाणे तेही काल्पनिकच होते आता स्वप्नातील किंवा मनोराज्यातील स्थिती काल्पनिक असते हे जरी खरी आहे तरी काही विशेष प्रसंगी स्वप्नात घडलेला व्यवहार हा जागृतीमध्ये प्रत्यक्ष अनुभवास येत असल्याची उदाहरणे आढळून येतात आणि ह्या दोन देवींच्या संवादाची स्थिती अशीच होते लीला आणि सरस्वती देवी यांचे देह पृथ्वी आदी करून जड द्रव्ये आणि इंद्रिय प्राण वगैरे सूक्ष्म द्रव्ये यांच्या योगाने बनलेले नसल्यामुळे त्यांचे जे संभाषण सुरू झाले ते स्वप्न किंवा मनोराज्य यांच्या स्थितीमधील संभाषणाप्रमाणे केवळ संकल्पामुळे चाललेले होते श्री सरस्वती देवी म्हणाली लिले जाणून घेण्यास योग्य असे जे ज्ञान ते सर्व तू आता जाणले आहेस आणि पाहण्याला योग्य असेच सर्व तू पाहिले आहेस त्यावरून ब्रह्मसत्तेचे वास्तविक स्वरूप तुझ्या चांगले लक्षात आले असेलच आता तुझ्या मनात यापुढे काही विचारायचं राहिले आहे की काय लिलेने म्हटले देवी तू विचारते आहेस म्हणून माझ्या मनात उद्भवलेली एक शंका तुला सांगावी असे वाटते ती शंका अशी की माझ्या मृतपती ज्या ठिकाणी राजगरीत आहे त्या ठिकाणी मी पूर्वी गेले होते पण त्या ठिकाणच्या लोकांना मी दिसले नाही आणि आता या ठिकाणी तेवढी मी आपल्या पुत्राच्या म्हणजे ज्येष्ठ शर्म्याच्या दृष्टीस पडले हा भेद होण्याचे कारण काय श्री सरस्वती देवी म्हणाली बाळे लीले, असा भेद असण्याचे कारण अगदी उघड आहे त्यावेळी तुझा स्वस्वरूपाचा अभ्यास दृढ झालेला नसल्यामुळे तुझ्या ठिकाणची द्वैत बुद्धी मावळलेली नव्हती जोवर मूलभूत अविद्येचा इच्छेद झालेला नसतो आणि प्रपंचाचे मिथ्यापण मनुष्याच्या अनुभवाला आलेले नसते तोवर अद्वैत ज्ञान बांधल्यामुळे सिद्ध होणाऱ्या सत्यसंकल्पादिक्रिया त्याच्याकडून कशा घडून येणार अशीच होती। खरे स्वरूप हा संस्कार तुझ्या वृत्तीत पूर्वी दृढ झालेला होता परंतु समाधीच्या अभ्यासामुळे तुझा, तुझा देह अहभाव आता अस्तंगत झाला आहे म्हणूनच तुझ्या ठिकाणी सत्यसंकल्पत्व आले आहे माझ्या पुत्राला मी दिसावे अशा रीतीचा विचार मनात येताच तू ज्येष्ठ शर्म्याला दिसलीस याचेही कारण तुझ्या ठिकाणची संकल्पसिद्धीच होय इतकेच नाही तर लिले यावेळी तू आपल्या पतीच्या सन्निधी जाऊन त्याला दिसावे अशी जर इच्छा करशील तर तू त्याच्याशी पूर्वेप्रमाणे संभाषणही करू शकशील त्यावर लीला म्हणाले देवी तुझ्या भाषणामुळे माझ्या शंकेचे निरसन झाले आहे ह्याच मंदिराकाशात माझा पती म्हणजे तो वसिष्ठ ब्राह्मण मरण पावला नंतर याच ठिकाणी तो भूमंडलाचा अधिपती झाला याच आकाशातील संसारामधील त्याच्या राजधानीमध्ये मी राजमहिशी किंवा राणी झाले यामधील अंतःपुरातच माझा पती म्हणजे पद्मराजा मरण पावला पुढे या अंतःपुरातील आकाशातच तो पुन्हा भूपती झाला अशा प्रकारे अखिल वस्तूंना अधिष्ठान भूत असलेल्या त्या कूटस्थ चैतन्यामध्येच हे सर्व विकार मायेमुळे भासत आहेत एवढे मला समजले एखाद्या करण्यामधील मोहरीच्या दाण्याप्रमाणे सर्व ब्रम्ह मंडले मला या गृहाकाशामध्येच दिसले देवी माझ्या पतीचे मंडल या ठिकाणीच आहे याबद्दल मला आता येतकिंचितही संशय उरले नाही परंतु माझा पती या ठिकाणी मला प्रत्यक्ष दिसेल असा काहीतरी उपाय कर श्री सरस्वती देवी सांगितले बाडे लिले भूतला अरुंधती अग या मंडपाकाशातील आपल्या तीन पतींचा तू उल्लेख केलास पण त्यावरून तुझे तीनच पती झाले असे मात्र तू समजू नकोस बरे आजपर्यंत तुझे कितीतरी पती झालेले अलीकडच्या या तीन पतींपैकी एकाचे म्हणजे वसिष्ठ ब्राह्मणाचे शरीर जळून गेले आहे तुझ्या पतीचे म्हणजे पद्मराजाचे शेव तुझ्या अंतपुरातच पुष्पांच्या राशीमध्ये आहे आता तुझा तिसरा पती ह्याच संसार मंडपातील आकाशात राजा झाला आहे तो घोर अशा संसारूपे समुद्रात पडला असून त्यातच गटांगळा खात आहे विषयोपभोगरुपी लाटांवर सारखे हेलकावे खात असल्यामुळे त्याची बुद्धी अत्यंत मंद आणि मलिन झाली आहे त्याच्या वृत्तीत जाढ्य निर्माण झाल्या झाल्यामुळे समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या कासवाप्रमाणे तो संसारात अगदी रंगून गेला आहे राज्यकारभारातील नानाविधे कठीण कामे करण्यात गुंतून गेला असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने जरी तो शून्य असा भासला तरी परमार्थाच्या दृष्टीने तो निद्रित असाच आहे संसारभ्रची निद्रा संपून अद्याप तरी जागृत झालेल्या नाहीच मी ईश्वर आहे नाना प्रकारचे विषयोपभोग घेणार आहे मी सिद्ध आहे मी शक्तिशाली आहे मी सुखी आहे इत्यादी अनर्थकारी संकल्प परंपरेच्या रज्जू रे तो अगदी बद्ध होऊन त्यामुळे तर परत सुंदरी लीले, वायूच्या लहरी जशा एका अरण्यातील फुलांचा सुगंध दुसऱ्या अरण्यात घेऊन जातात त्याप्रमाणे या तुझ्या तीन पतीपैकी कोणत्या पतीजवळ मी तुला घेऊन जाऊ ते सांग वत् ज्यामध्ये आपण यावेळी थांबलो आहोत तो संसार निराळा आणि ज्यात तुझा पती सध्या राज करीत आहे तो संसार निराळा ही सर्व ब्रह्ममंडले निरनिराळी आहेत आणि त्यातील व्यवहार परंपराही निरनिराळ्यात आहेत जी संसार मंडले या ठिकाणी आपल्या बाजूला आहेत असे तू समजतेस ती वास्तविक अतिशय दूर आहे त्यांच्यामध्ये कोट्यवधी योजने अंतर आहे चिदाकाश हेच त्यांचे पारमार्थिक स्वरूप आहे त्या चिदाकाशामध्ये मेरूम कोट्यवधी पर्वत स्थित आहेत सूर्यकिरणापासून उत्पन्न होणाऱ्या एखाद्या कवडशामध्ये जसे असंख्य त्रसरेणू पसरलेले असतात त्याप्रमाणे <coughs> महा चैतन्य एकेका परमाणू मध्ये असंख्य भुवने आणि विस्तीर्ण समुद्र यांनी युक्त असलेले ब्रह्मांड तशी हजारो ब्रह्मांड एकत्र करून त्यांची पर, परब्रह्माशी तुलना केली तर ती वडाच्या फळातील बीज सुद्धा भरणार नाही आकाशात निनिळा रत्नांचा प्रकाश पडला म्हणजे त्या ठिकाणी अरण्याचा भास उत्पन्न होतो त्याप्रमाणे वस्तुत पृथ्व्यादी भूतानी वर्ज असलेले चैतन्यच अविद्या जनित वासनांच्या योगाने जगदरूपच भासते जग हा ज्ञप्तीचा म्हणजे परमात्म्याच्या ज्ञानशक्तीचा अद्भूत विलास आहे आत्म्यामध्ये भौतिक सृष्टी भासत असली तरी ती वस्तुत नसतेच एवढीच नाही तर सृष्टीच्या आरंभीसुद्धा ती उत्पन्न झालेली नाही सरोवराच्या पृष्ठभागावर ज्याप्रमाणे हजारो तरंग उत्पन्न होतात विलय पावतात फिरून उदय पावतात त्याप्रमाणे महा चैतन्यामध्ये अनेक विधा आकार दिवस रात्र पक्ष मास वगैरे कारभेद आणि अने, अनेक त्रिभुवने पुन्हा पुन्हा उदय आणि अस्त पावत असतात यानंतर लिलेने म्हटले हे देवी जगन्माते तू जे म्हणतेस ते अगदी बरोबर आहे मला आता मागचे सगळे आठवले माझा हा जन्म मनुष्यकोटीतील असल्यामुळे तमोगुणी नाही किंवा सत्वगुणीही नाही तर तो, तो रजगुणी आहे या कल्पाच्या आरंभी हिरण्य गर्भापासून अवतीर्ण झाल्यानंतर आजपर्यंत निरनिराळ्या योनीमध्ये माझे जे आठशे जन्म झाले ते सर्व माझ्या दृष्टीपुढे यावेळी प्रत्यक्ष दिसत आहेत हे देवी पुरातन काळी एका संसार मंडळात मी एका श्रेष्ठ विद्याधराची पत्नी होते त्यावेळी एका कमलावरून दुसऱ्या कमलावर उडत जाणाऱ्या भ्रमरीप्रमाणे मी निनिळा लोकात हिंडत असे परंतु त्यावेळी माझ्या ठिकाणी असलेल्या दुर्वासनामुळे माझे चित्र अत्यंत मलिन होऊन पुढे दुसऱ्या एका मंडलात मी मानवस्त्री झाले त्यानंतर एका नागराजाची पत्नी झाली पुढे मी शबरीच्या जन्माला गेले त्यावेळी कदंब कुंद जंबीर करंज इत्यादी वृक्ष समुदायाने युक्त असलेल्या अरण्यात वस्त्राऐवजी वनातील वृक्षांची पाने अंगाभोती गुंडाळून मी आपल्या आयुष्याचे दिवस कठत होते दिसायला मी काळी कुठ होते आणि वनात फिरण्यातच माझे आयुष्य गेल्यामुळे मी अतिशय मूढ आणि उद्धट बनले होते त्या उद्धटपणाने वागण्याचे मला लगेच प्रायश्चितही मिळाले कारण त्यानंतर मी एका अरण्यातील लता घडले त्या स्थितीत पुष्पगुच्छ हेच माझे नेत्र होते लतेची पाने हीच माझे हात होते अरण्यात एका मुनीचा पुण्यकारक आश्रम होता त्या तपोनिधीच्या पवित्र सहवासात राहिल्यामुळे माझे पुण्यबल वाढले पुढे काही काळाने त्या अरण्यात वणवा आणि त्यात गेले यावेळी त्या मुलीच्या सहवासामध्ये शुभ वासना निर्माण झाल्यामुळे मी त्याची कन्या झाली त्या ठिकाणी माझ्या अनेक पुण्यकृत्य घडले त्यामुळे स्त्री जन्म जाऊन मी पुरुषाच्या जन्माला गेले पूर्वसंचितामुळे एका मोठ्या राजाच्या पोटी जन्म मिळून नंतर शंभर वर्षेपर्यंत सुराष्ट्र नावाच्या देशामध्ये मी राज्यपदाचा उपभोग घेतला त्यावेळी पुन्हा माझ्या अनेक दुष्कृत्य घडल्यामुळे ते पाप भोगण्यासाठी मी मुंगी झाले त्यावेळी नऊ वर्षेपर्यंत माझे अंग कुष्ठरोगाने सडून गेले आणि एका दलदलीच्या प्रदेशातील ताडाच्या वृक्षाखाली मी राहिले होते त्यानंतर त्याच सुराष्ट्र देशामध्ये आठ वर्षे मी गाय होऊन राहिले होते त्या जन्मात दुष्ट अज्ञानी आणि दुर्जन अशी गवळ्यांची पोरे आपल्या खातर मला मारझोड करीत असत नंतर मी पक्षिण झाले त्यावेळी एका पारध्याने माझा नाश करण्यासाठी अरण्यात पसरून ठेवलेल्या जाळ्यात मी सापडले आणि पुष्कळ धडपड करून द्वैतवासनास तोडून टाकावे त्याप्रमाणे ते जाळे तोडून मी त्यातून पळून गेले पुढे मी भ्रमरी झाले त्यावेळी कमलाच्या तंतुतील भा, मध भक्षण करून कमलाच्या मधल्या दाण्यामध्ये मी भ्रमरासह राहत असे पुढील जन्मे मी हरणी झाले मनोहर नेत्राने युक्त असलेली अशी मी पर्वतांच्या शिखरावरून आणि सपाट मैदानावरून येथेच्छे बागडत असे एका किराताने माझ्या मर्मस्थानी बाण माझा प्राण घेतला त्या पुढील जन्मी मी मच्छ्या झाले त्यावेळी मी समुद्राच्या लाटांबरोबर पाहिजे तिकडे वाहत जात होते एकदा मी समुद्रातून वाहत चालले असताना मासे मारण्याकरता एक कोळी आला तो पाण्यावर काठी मारून मासे मारत होते तेव्हा त्याच्या भीतीने मी पाण्यात बुडी मारली आणि एका कासवाच्या पाठीवर जाऊन बसले कोळ्याचे काठी मारण्याचे काम चालूच होते परंतु आता त्याची काठी मला न लागता कासवाच्या पाठीला लागत होते त्यामुळे मी बचावले एवढेच मला स्मरण त्यानंतर मी पुंद जातीच्या एका नीच स्त्रीच्या जन्माला गेले त्यावेळी चर्मणवती नदीचे जल प्राशन करणे सुस्वर ये गात अरण्यात फिरणे पतीबरोबर रतिसुख भोगल्यानंतर माडी पिणे वगैरे गोष्टी करण्यात माझे सर्व आयुष्य निघून गेले त्यानंतर मी सारसी झाले यावेळी माझ्यासारख्या माझ्याबरोबर सरोवरात राहणाऱ्या माझ्या प्रिय पतीला गोड गाणी गावून मी रिझवीत असे आणि संभोग सुख घेऊन देऊन त्याला आनंदित करीत असे यापुढील जन्मात ताल आणि तमाल वृक्षाने युक्त असलेल्या अरण्यात मी आपल्या चंचल आणि आरक्त नेत्राने आपल्या पतीला अवलोकन करीत असे त्यानंतरच्या जन्मात मी सुवर्णाप्रमाणे रमणीय कांतीने युक्त असलेली अप्सरा झाली यावेळी ज्याप्रमाणे कमलीने आपणाकडे आलेल्या भ्रमणाना मधुपानाने तृप्त करून सोडते त्याप्रमाणे मीही देवाना अधरामृताचे प्राशन करायला देऊन तृप्त करीत असे त्या जन्मात मणी सुवर्ण माणगे मोते इत्यादींच्या समुदायाने युक्त असल्यामुळे शोभणाऱ्या मेरू पर्वतावरील कर्पवृक्षांच्या वनात देवांसह मी यथेच्छ विषय सुद्भोगले नंतर मला कासवीचा जन्म त्याच्या भोवती पाण्याच्या लाटा एक आदळत आहेत आणि ज्या ठिकाणच्या लता फुलांच्या गुच्छामुळे रमणीय भासत आहेत अशा एका समुद्राकाठच्या अरण्यातील गुहे मध्ये मी त्यावेळी राजहंशी झाले तेव्हा सरोवरातील पाण्याच्या स्वच्छ लाटांवर आपले शुभ्र पंख पसरून मी बसत असे त्यामुळे सारस पक्षांना आणि भ्रमराना ते कमल आहे असा भ्रम पडून ते माझ्या पंखावर बसत अशावेळी मी लाटांवर तरंगत असल्यामुळे त्यांनाही झोके देत असे त्या जन्मात एकदा सावरीच्या पानावर बसलेल्या चिलट्यांचा समूह मी पाहिला त्यातील एक चिलट मा झाडावरून खाली पडले पण पुन्हा वर जाण्याची त्याच्या अंगात शक्ती नाही असे पाहून मला त्याची दया आली आणि त्याच वासनेमुळे पुढल्या जन्मेत मी एक चिलटच झाली त्यानंतर वेत होऊन पर्वतावरून वाहणाऱ्या नद्यांच्या तरंगावर इकडून तिकडे हिरकावे खात खात आणि त्यांच्याशी क्रीडा करीत करीत मी अनेक दिवस घालवले इतके झाल्यावर मी पुन्हा विद्याधरीच्या जन्माला गंधमाजन मंदार इत्यादी पर्वतांच्या मंदिरात राहणाऱ्या तरुण विद्याधरांना मोहित करून मी त्यांना माझी पाय धरणे करायला भाग पाडित असे परंतु ह्या ठिकाणी सुद्धा प्रिय विराचे असही दुःख मला पुष्कळ काळ पर्यंत लागले चंद्राच्या बिंबामध्येच त्याची प्रभा लोळत असते त्याप्रमाणे सर्वत्र पसरलेल्या कापरामुळे सुगंधित झालेल्या शय्येवर मला रात्रीच्या रात्री, रात्री विरह दुःखामुळे लोळत पडावे लागत होते सार संसारूपी दीर्घ नदीमध्ये चंचल लहरीमुळे किंवा वायुवेगाने रानात स्वैर भ्रमण करणाऱ्या अतिशय चपलहरणी प्रमाणे हजारो प्रकारची दुःखे उत्पन्न करणाऱ्या अनेक योनी मध्ये वरून खाली आणि खालून वर अशा रीतीने हेल्का वेखात खात मी कितीतरी काळ कंठा इथे श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सत्तावीस सर्ग सर्ग अठ्ठावीस श्री रामाने विचारले भगवान वज्राप्रमाणे धृड अत्यंत घन आणि कोट्यवधी योजने विस्तार असलेल्या या ब्रह्मांड रुपी भिंतीचे उल्लंघन करून लीला राणी आणि सरस्वती देवी यांना पलीकडे कसे जाता आले स्वप्नातील मिथ्या भिंत झाली तरी स्वप्नस्थिती असेपर्यंत ती सुद्धा प्राण्यांच्या गतीला प्रतिबंध करते असाच प्रत्यक्ष आहे श्री वसिष्ठ म्हणाले रामा अरे कुठले ब्रह्मांड आणि कुठली भिंत आणि कुठली तिची वज्रप्राय दृढता ली देवी या दोघी वस्तुत हो त्या अंतपुरातल्या आकाशातच होत्या खरोखर त्या दोघी कुठे दूर गेल्या होत्या असा जो तुझा समज झाला आहे तो बरोबर नाही त्याच गिरीग्रामातील गृहाकाशात तो वसिष्ठ ब्राह्मण सध्या राज्यपदाचा उपभोग घेत आहे त्या मंडपाकाशातच एका शून्य रूप कोपऱ्यात समुद्र वलयांकित पृथ्वीवर आपण राज्य करीत हो, आहोत असा त्याला म्हणजे पद्मराजाला अनुभव आला त्या चिदाकाशामध्ये भूतल त्या भूतलामध्ये ते नगर आणि त्या नगरामध्येच आपली राजधानी आहे असे त्याला भासले त्या राजधानीमध्ये त्या वशिष्ठ ब्राह्मणाने पद्मराजाच्या देहाने राज्याचा अनुभव घेतला वशिष्ठ ब्राह्मणाची पत्नी अरुंधतीच पद्मराजाची राणी लीला झाली होती तिनेच नप्ती देवीची आराधना केली पुढे त्या नप्ती देवी बरोबर तिने आकाशाचे उल्लंघन करून नाना नाच्या आश्चर्य असलेले आणि रमणी असे दुसरे ब्रह्मांड पाहिले परंतु ते ब्रह्मांड सुद्धा गिरी ग्रामातील त्या गृहाकाशामध्येच होते इतकेच नव्हे तर हृदयापासून कंठापर्यंतच्या टीच वर जागेतच तिला तिच्या भावनेमुळे तो ब्रह्मांडाचा विचित्र देखावा दृगोचर झाला अशा रीतीने गिरिग्रामातील चिदाकाशामध्ये दिसत असणारे ते ब्रह्मांड अवलोकन केल्यानंतर ती पुन्हा आपल्या घरी परत आली ज्याप्रमाणे बिछाण्यावर झोपी गेलेला माणूस एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात जाऊन तेथून पुन्हा परत यावा त्याप्रमाणे लिलेची ती लिले सर्व स्थिती होती ब्रम्हांडाचा जो देखावा तिने पाहिला होता ती केवळ चिदाकाशातील भ्रांती होती अर्थात ब्रह्मांड म्हणून काही नाही संसार नाही भिंत नाही की दूरपणे नाही केवळ वा पूर्व वासनामुळे त्या दोघींचे चित्तच त्यांना त्या त्या वस्तूंच्या रूपाने दिसले लीच्या वासनेमुळे तिला हा सर्व भ्रम झाला यासाठी वास्तविक ब्रह्मांड असे आहे कुठे ब्रह्मांड संसार या चिदाकाशावर भासणाऱ्या कल्पना त्यांच्या रूपाने आवरणरहित असे अनंत चिदाकाश आहे ज्याप्रमाणे आकाशाच्या स्पंदाला वायू ही संज्ञा दिली जाते त्याप्रमाणेच त्याने आपल्या चित्तामुळे चिदाकाशात ब्रम्हांडाची केवळ कल्पना केली होती चिदाकाश हे सर्व काळी आणि सर्वदेशी देशी आज आणि अजय आणि शांत आहे परंतु हे त्याचे स्वरूप ज्याच्या अनुभवास आलेले नाही अशा अज्ञ पुरुषाला ते चिदाकाशच भासते ज्याला जगाते पारमार्थिक स्वरूप अपरोक्ष अनुभवामुळे समजले आहे त्याला हे जग आकाशापेक्षाही शून्य भासते परंतु ज्याला अपरोक्ष साक्षात्कार झालेला नाही त्याला हे जग वज्राच्या पर्वताप्रमाणे उल्लंघन करून जाण्याला कठीण वाटते ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये एखाद्या लहानशा घरामध्ये विस्तीर्ण नगर असल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो त्याप्रमाणे अनंत चैतन्यामध्ये या असद्रूप परंतु अफाट विस्तारलेल्या जगाचा प्रत्यय येतो ज्याप्रमाणे रखरखीत वाळवंटात मृगजल आणि सुवर्णात अलंकार नसून भासतात त्याप्रमाणे ह्या दृश्यरूप्रपंच वस्तुत नसूनही केवळ कल्पनेमुळे भासमान होतो असो तर रामा लीला सरस्वती देवी यांचा पूर्वी सांगितल्याप्रमाणे संवाद चालला असता त्या सुंदर स्त्रिया वशिष्ठ ब्राह्मणाच्या गृहाकाशातून निघून आपल्या चारुगतीने बाहेरच्या प्रदेशात आल्या त्या गावातील लोकांनी आपल्याला पाहू नये या हेतूने गुप्त राहून त्याने आपल्या समोरील पर्वताचे निरीक्षण करण्यास आरंभ केला त्या पर्वताचे शिखर आकाशात अतिउंच घुसले असून ते सूर्यमंडळात स्पर्श करीत आहे की काय असा त्याने भासला त्यावरून अनेक धबधबे मोठी गर्जनाकडे खाली कोसळत होते अरण्यातील नाना प्रकारचे पक्षी मंजूळ आवाज करीत होते त्या पर्वतावरील वृक्षांच्या मंजुरीचे समूह मेघ मंडला चित्र विचित्र शोभा देत होते त्या पर्वताच्या निर्मल लतावर सारसादी पक्षी विश्रांती घेत होते त्या पर्वतावरून वाहणाऱ्या नद्यांच्या वेताची बेटे आपल्या मुलांच्या मजबूती वाहणारा प्रचंड वायू मोठमोठ्या हो शिलामधील भेगातून वर आलेल्या लताना सारखा हलवून सोडत होता आकाशाच्या भिंतीप्रमाणे दिसणारे मेघ त्या पर्वतावरील वृक्षामुळे झाकले जात होते त्या पर्वतावरून वाहणाऱ्या मोठमोठ्या नद्यांचे प्रवाह या जणू काही मोत्यांच्या माळा त्या पर्वताने कंठात धारण केल्या असे भासत होते नद्यांच्या तटावरील वृक्ष वाऱ्याच्या झोतामुळे एकसारखे हेलकावे खात असून त्यांच्या आंदोलनामुळे उसळणाऱ्या लाटा पर्वताच्या तटावर आपटत होत्या आणि वृक्षाच्या शाखा सर्वत्र विस्तारल्या गेल्या असून त्यांच्या छायेमुळे भोवतानी शीतलता पसरली होती त्या पर्वताची ही शोभा अशा त्या शोभा पाहिल्यानंतर त्यावरील गावाकडे नजर फेकली तेव्हा तो गाव म्हणजे आकाशातून खाली पडलेला स्वर्गाचा एखादा तुकडाचा आहे की काय असे त्यांना म्हटले त्या गावात रहाटाचे करकर चालू होते आणि पन्हाळाचे पाणी सर्वत्र खेळत होते दरातून राहणाऱ्या एका अनेक जाती होते रानात जाणाऱ्या गायीचे कळप हंबरत असून त्यांचा प्रदेशात भरून राहिला होता त्या गावासभोवती गायीच्या चरण्यासाठी हिरवीगार गवताची कुरणई पुष्कळ होती आणि त्यांना विश्रांती घेण्याकरता झाडे झुडपे लता यांची घनदाट छाया ही सर्वत्र पसरलेली होती गावासभोवती असलेल्या किरण आणि गर्दारण्यास सूर्यप्रकाशाचा प्रवेश होत नसल्यामुळे गुहेेत बसलेल्या ऋषीप्रमाणे तो गाव दिसत होता पर्वतावरील मोठमोठ्या शिला आणि धुके यांच्यामुळे तो गाव अंगाला भस्म लावल्याप्रमाणे पांढुरका दिसत होता आणि पर्वतावरून मोठमोठ्या बेलींचे दोर लंबत असून पर्वतामध्ये वास करणाऱ्या ऋषींच्या त्या जटाचा आहेत की काय असा भास होत होता पर्वतावरण वाहणारे ओढे खाली असणाऱ्या शिला तलावर मोठ्या वेगाने आढळत असून त्यातून उसळणारे पाण्याचे तुषार मोत्यांच्या सराप्रमाणे आणि ते क्षीरसमुद्राचे मंदर पर्वताकडून होणाऱ्या मंथनाचे स्मरण करून, मंथना करून देत होते गावातील घरासभोवताच्या अंगणामध्ये फुला पुष्पाने वृक्ष दिसत असून ते अतिथी सत्कारा करता वाट पाहत उभे राहिले आहेत काय असा भासत होता सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गावातील वृक्ष डुलत असून त्यांच्या खाली फुलांची पखरण झालेली होती तसेच उत्तमोत्तम फळांनी सुशोभित झालेले तेथील वृक्ष हे सुद्धा याचकांना निमंत्रित करीत आहेत की काय असे वाटत होते डोंगराच्या माथ्यावरून खालच्या दऱ्यामध्ये कोसळणाऱ्या धबधब्यांच्या पाण्यामुळे भयंकर ध्वनी होत होता आणि आसपासच्या पक्ष्यांच्या समुदायाना तो शब्द ऐकून आपल्यावर कोणी तोफ गोळे किंवा बाण फेकत आहेत अशी भीती वाटून ते पक्षी दऱ्यामध्ये लपून बसून तेथे किलबिल असे शब्द करीत होते नद्यांच्या उसळणाऱ्या लाटामुळे उडणारे तुषार बिंदू चाखण्याकरता हंस पक्षी वर घेरट्या घालीत राहिल्याने ते आकाशातील नक्षत्र समूहाप्रमाणे रमणीय दिसत होते तसेच मोठमोठ्या ताळाच्या वृक्षावर कावळ्यांचे थवेच्या थवे बसले थवे होते आणि ते गावळे आपली सकाळची न्यारी आटोपल्यावर शिल्लक राहिलेले दही खाऊन टाकतील अशी भीती वाटल्याने गवळ्यांची मुले आपली दह्याची मडकी झाक ठेवत होती त्या गावातील शेतकऱ्यांची मुले आपल्या डोक्याला फुलांचा माळा बांधून खजूर लिंब जांभूळ वगैरे वृक्षांच्या शीतल छायाखाली मजेने फिरत होती दरिद्री भिल्लांच्या स्त्रिया वलकर नेसून आणि कानावर मंजिरे ठेवून भिक्षा मागत रस्त्यातून फिरत होते नदीतील लाटा परस्परावर आपटल्यामुळे त्यांचा मोठा आवाज होत असल्याने काठावर गोष्टी करत बसलेल्या लोकांचे भाषण ऐकू येत नव्हते दिवसा कष्ट करून थकलेले शेतकरी गावाबाहेरच्या एकांतस्थळी विश्रांती घेत बसले होते ज्यांची अंगे दही शेण इत्यादी लागल्यामुळे मलिन झाली आहे अशी मुले नग्नावस्थेत घराच्या अंगणामधून हिंडत होती <coughs> नद्यांच्या तीरावर असलेल्या हिरव्यागार मैदानातील लतावरून नद्यांचे पाणी वाहून जात असल्यामुळे त्या पलीकडील माश्या घराभोतालून फिरत होत्या घरामधील मुले दिन स्वरात अनेक प्रकारच्या खाण्याच्या पदार्थाबद्दल हट्ट धरून एकसारखी रडत होती गावातील स्त्रिया आपापली घरे सारवीत असून त्यामुळे त्यांचे हात शेणाने माखून गेले होते आणि त्यांच्या वेण्या सुटून मन त्या त्रासून गेल्या होत्या यावेळी भोवताळचे टबाळ लोक त्यांच्याकडे पाहून हसत होते ऋषींच्या यज्ञातील अन्नादी पदार्थ भक्षण करण्यासाठी पर्वताच्या शिखरावरून कावळे खाली जमा होत होते जितेंद्रिय मुनिवर्य त्या कावळ्याना फुले आणि झाडांची पाणी यांच्या सहाय्याने हकलत होते गावातील घराभोवताळच्या रस्त्यावरून कोरांटीची काटेरी झुलपे वाढलेली होती घराच्या बाजूला असलेला डोंगराच्या खिंडीतून रमणीय लतांचे कुंजे दिसत होते त्यावरून गळणाऱ्या फुलांच्या घरांच्या अंगणातून गुडघा गुडघा खत पडला होता अरण्यात जातीचे मृग खुशाल चरत होते दुसऱ्या बाजूला हरिणांची पिल्ले गुंज्यांच्या लता वाढलेल्या कोवळ्या गवतावर पडून स्वस्त झोप घेत होते एका बाजूला गायींचे काही वत्स स्वस्थ पडून राहिले होते तर दुसऱ्या बाजूला काही वर्ष आपले कांड झाडून माश्यापासून आपले संरक्षण करून घेत होते दही खाल्ल्यानंतर त्याचा उरलेला भाग गोपाल बालकांच्या तोंडावर ते दही खाण्याच्या इच्छेने आषाढूत माशा त्यांच्या होते घुंगावत होत्या त्या गावातील काही घरामध्ये मधाची पोळी असून त्यातील मधमाशा मारून पोळ्यातील मध साठवून ठेवण्याच्या कामात कित्येक लोक गुंगवते काही ठिकाणी घराच्या भोवती अशोक वृक्ष दिसत असून त्यावरील फुलांमुळे ती घरे लाखेने रंगवल्याप्रमाणे वातावरणातील दवाबिंदूमुळे आर्द्र झाले काही ठिकाणी कदंब वृक्षाच्या कळ्या घराच्या भोवती छपरावर इतक्या दाट रीतीने पसरून राहिल्या होत्या कि घरावरती एक निराळे आच्छादन केले की काय असा भासू केवड्यांच्या बेटावर वाढलेल्या लता काही ठिकाणी तोडण्यात आल्या असल्यामुळे विकास पावलेल्या केवड्यांच्या योगाने भोवताळचा प्रदेश पांढराशुभ्र दिसत होता काही ठिकाणी घराजवळच्या मोऱ्या आणि पाठ यातून वाहणाऱ्या पाण्याचा गुरुगुर असा आवाज येत होता काही ठिकाणच्या उंच उंच घरातील वातायनरुपी गुहातून मेघ बाहेर पडत असून ते घरांच्या गच्च्यावरून विश्रांती घेत असल्याचे दिसत होते जलाने तुडुंब भरलेल्या पुष्कर्णी कित्येक ठिकाणी होत्या आणि त्यामधील चंद्रबिंबाप्रमाणे रमणीय कमलामुळे त्या, कमला त्या सुशोभित झालेल्या दिसत होत्या काही ठिकाणी मोठमोठे वृक्ष पसरलेले असून त्यांच्या छायेमुळे हिरव्यागार गवताने युक्त असलेला भूप्रदेश शीतल दिसत होता कोवळ्यात तृणांकरावर पडलेल्या हिमबिंदू आकाशातील ताऱ्यांची प्रतिबिंबे पडलेली होती त्या गावात जिकडे तिकडे मोठमोठारे वृक्ष होते त्यावरील फुले व दवांचे बिंदू यांचा वर्षाव झाल्यामुळे गावातील घरे पांढरी दिसत होती चित्रविचित्रे फुले पाने यांच्या योगाने वृक्ष रमणी शांत स्थितीत तरंगणारे मेघ दिसत होते घरातील सौभाग्यशाली स्त्रिया स्वस्थ झोप घेत होत्या त्या गावातील घरामध्ये आकाशातून विजेता प्रकाश पडलेला असून त्यामुळे घरातले दिवे लावण्याचे कारण चुरले होते पर्वताच्या गुहातूर सोसाट्याचा वारा मेघाप्रमाणे गर्जना करीत फिरत होता चकोर हरीत हरिणे इत्यादींच्या संचारामुळे त्या गावातील घरे मनोहर दिसत होते करदळीच्या फुललेल्या झाडावरून वाहणाऱ्या मंद आणि सुगंधित वायूच्या लहरीमुळे झाडांची पाने हलत होते त्या गावातील घरामध्ये असणाऱ्या पोपट मैदा इत्यादी पक्ष्यांचे आलाप ऐकून त्यांच्या योगाने आपली कर्मणूक करून घेण्यात तरुण स्त्रिया गुंग होऊन गेल्या होत्या तसेच कोख, कोकीळ काकोल वगैरे जातीच्या नानाविध पक्ष्यांच्या अनेक प्रकारच्या शब्दांनी तेथील एकुण वातावरण धुमधुमून गेले होते शाल ताल तमाल अब्ज वगैरे वृक्षफळाने ओथमलेले दिसत होते त्या वृक्षावरून निनिळ्या जातीच्या वेली वाढलेल्या दिसत होत्या त्या पर्वतावरील काही मंदिराचे मार्ग वाऱ्याच्या मंद लहरीच्या योगाने हालणाऱ्या लतांच्या समुदायामुळे वेढले गेले होते काही घरांच्या सभोवती फुललेल्या कंदल आणि शिलिंग वृक्षापासून सुगंध सुटला होता वृक्षांचे उपवनातील सर्वत्र शीतलता पसरली होती गायीचे कळप नदीच्या पाण्यातून पलीकडे जात असता हंबरत होते काही ठिकाणची भूमी निरनिराळी धान्य आणि फुले यांच्या निळसर रंगामुळे शोभिवंत झाली होती कोचीत नद्यांच्या पाण्याचा प्रवाह हो। <coughs> तीरावरील वृक्षांच्या रंगामुळे झाकला गेला होता कित्येक ठिकाणी फुललेल्या लतांच्या दाट रांगा होत्या आणि गावातील घरावरून त्या लतांची आच्छादने पसरल्यासारखी दिसत होती उद्यानातील कुंदाच्या फुलातील मकरंदामुळे काही भागात सुगंध सुटला होता काही काही ठिकाणी कमलातील सुगंधामुळे अंध बनलेल्या असून त्यामुळे कमले आच्छादरी गेली होती त्या गावातील काही घरे आपल्या सौंदर्याने इंद्राच्या राजनगरीतील मंदिरात जणून तिरस्कार करीत होते आरक्त कमलातील पराग वायूमुळे आकाशात उंच उडत असून त्यामुळे काही ठिकाणी आकाश तांबूस भासत होते काही नद्या भोवतालच्या टेकड्यावरून अत्यंत वेगाने वाहत होत्या आणि त्यांचा प्रचंड खळखळ असा आवाज होत होता कुंदाच्या फुलासारखे निर्मल दिसणारे मेघ काही ठिकाणी आकाशात पसरले असून त्यांच्यामुळे आकाश तेजस्वी दिसत होते काही मंदिराच्या सौध्यावर प्रफुल्लित लता पसरल्या होत्या पक्ष्यांचे मधुर गायन काही ठिकाणी चालले होते एखाद्या ठिकाणी रंगेल तरुण पुष्पशयेवर बसून क्रीडा करीत होते कोठे कोठे विलासी तरुणीने पायापर्यंत रुळणाऱ्या पुष्पमाला गळ्यात घातलेल्या दिसत होत्या जमिनीवर सर्वत्र असून ते विस्तार एवढे वाढले होते की गावातून जाणारे याचक वेलींच्या जाळ्यात अडकून पुष्कळ व्याकुळ होऊन जात असत काही घरांच्या भोवती कोमल लता आणि कमळे दिसत होते आकाशात काही मेघांचे समूह तरंगताना दिसत होते काही ठिकाणच्या हिरव्या गवतावर दवबिंदुरुपी मोत्यांचे सुंदर हार पसरलेले होते काही मंदिराच्या मनोहर सुगंध दरवत होता गायींचे कळप हिरवे गवत खातखात खांबरत होते कित्येक घरापुढील अंगणातून बाल हरिणे निर्भयपणे हिंडत होते काही ठिकाणी वाहणाऱ्या ओढ्यातील पाण्याचे तुषार उडत असून ते मेघातून पडणारे जलबिंदूच असावेत अशा भ्रांतीने तेथे मयूर नृत्य करीत होते काही घरावर फुलांच्या सुगंधाने मत्त होऊन गेलेल्या वायू लहरी आदळत होत्या डोंगरांच्या उतारावर वाढलेल्या निंद वनस्पतींचा आकाशस्थ ज्योतिप्रमाणे प्रकाश पडला असून तो दिव्यांचे कार्य करीत होता घरट्यात बसलेला पक्ष्यांचा किलबिलाट काही ठिकाणी चालला होता काही ठिकाणी ओढ्यातील पाण्याचा खळखळाट चालला असून त्यापुढे मानवी तसेच मोठ्या प्रमाणे चमकणाऱ्या हिमकळांचा वृक्ष लता तृण पल्लव यावर सतत वर्षा होत राहिल्याने सर्वत्र शीतलता पसरली होती सर्वत्र रमणीय पुष्पांचा खच पडला होता अशा रीतीने त्या गिरी ग्रामातील मंदिराची जी आवर्णनीय शोभा दिसत होती तिथे यथास्थित वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणत आहे इति श्रीवासिष्ठ महाराण उत्पत्ति प्रकरण सर्ग अठावी